अध्याय सतरावा पृथ्वीचे पृथ्वीवर रागावणे आणि पृथ्वी कडून त्यांची स्तुती मैत्रिणी अशा प्रकारे जेव्हा बंदीजनाने महाराज पृथ्वीच्या गुणांचे आणि कर्मांचे वर्णन करून त्यांची प्रशंसा केली तेव्हा त्यांनी सुद्धा त्यांचा आदर सत्कार करून आणि त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना वस्तू देऊन संतुष्ट केले त्यांनी ब्राह्मणिचारी वर्ण सेवक मंत्री पुरोहित नगरवासी देशवासी भिन्न भिन्न व्यावसायिक तसेच आज्ञेचे पालन करणाऱ्या इतरांचा सुद्धा सत्कार केला विचारले पृथ्वी तर अनेक रुपे धारण करू शकते मग तिने गायीचे के धारण केले आणि जेव्हा केले तेव्हा वासरू कोण बनले आणि दोहनाचे पात्र कोणते होते पृथ्वी स्वभावताच उंच सखल होती तिला तिने सपाट कसे केले आणि इंद्राने त्यांचा यज्ञाचा घोडा फार पळवून नेला ब्रह्मज्ञानामध्ये श्रेष्ठ भगवान सनत कुमारांकडून ज्ञान आणि विज्ञान प्राप्त करून घेऊन त्या राजर्षी कोणती गती प्राप्त झाली सर्व श्रीकृष्णांनी अवतार घेतला होता म्हणून पुण्यकीर्ती श्रीहरींचे त्या पृथ्वी अवताराशी संबंधित जे काही आणखी पवित्र चरित्र असेल ते सर्व आपण मला सांगावे मी आपला आणि श्रीकृष्णांचा प्रेमी भक्त आहे सूत म्हणतात जेव्हा विदुराने भगवान वासुदेवांची कथा सांगण्यासाठी अशी प्रेरणा दिली तेव्हा मैत्रिय प्रसन्न चित्तानी त्यांची प्रशंसा करीत सांगू लागले विदुरा ब्राह्मणने महाराज पृथ्वी राज्याभिषेक करून त्यांना प्रजेचे रक्षक म्हणून जाहीर केले त्या दिवसात पृथ्वी अन्नहीन झाली होती म्हणून भूकेमुळे प्रजेची शरीरे अगदी सुखून किडकिडीत झाली होती ती प्रजा आपले स्वामी पृथ्वी यांच्या जवळ येऊन म्हणाली राजन ज्याप्रमाणे झाडाच्या ढोलीत धगधगणाऱ्या आगीमुळे ते झाड जळून जाते त्याचप्रमाणे आहात आणि अन्नदाते प्रभू म्हणून नेमलेले आहे म्हणून आम्ही आज आपल्याला शरण आलो हो। आहोत आपण सर्वांचे रक्षण करणारे आहात आपणच आमची उपजीविका चालवणारे स्वामी आहात म्हणून राज आम्हाला पडिकाना अन्न देण्याची आपण ताबडतोब व्यवस्था करावी नाही तर अन्न मिळण्यापूर्वीच मैत्रिणी करुण ऐकून महाराज पृथ्वी पुष्कळ वेळ पर्यंत विचार करीत राहिले शेवटी त्यांना अन्नाचा अभाव होण्याचे कारण समजले पृथ्वीने स्वतःच अन्न आणि औषधी वनस्पती आपल्यात लपून ठेवल्या आहेत असं आपल्या बुद्धीने निश्चय करून त्यांनी आपले धनुष्य उचलले आणि त्रिपुरविश भगवान शंकरांप्रमाणे क्रुद्ध होऊन पृथ्वीला लक्ष करून बाण जोडला शस्त्र घेतलेले पाहून पृथ्वीचा थरकाप झाला आणि जसे व्याधाने पाठलाग केल्यावर हरिण धावते त्याप्रमाणे ती घाबरून गायीचे रूप घेऊन पळू लागली हे पाहून पृथ्वींचे डोळे रागाने लाल झाले पृथ्वी जेथे, जेथे जेथे गेली तेथे तेथे ते ते धनुष्यावर बाण चढून त्यांनी तिचा पाठलाग केला दिशा उपदिशा स्वर्ग पृथ्वी आणि अंतरिक्षा मध्ये जेथे जेथे ती धावत जाऊ लागली तेथे तेथे महाराज पृथ्वी शस्त्र घेऊन आपल्या मागे येत आहे असे तिला दिसले ज्याप्रमाणे मनुष्याला मृत्यू पासून कोणी वाचवू शकत नाही त्याप्रमाणे तिला त्रैलोक्यात बैल पुत्र वाचवणारा कोणीही भेटला नाही तेव्हा ती अत्यंत भयभीत झाली आणि दुःखी अंतकरणाने मागे फिरली महाभाग पृथ्वी धर्म जात वत्सल राजन सर्व प्राणी रत्पर आता शिवाय धर्म जाती कसा करू श स्त्री ने का अपराध के तरी साधारण जीव सुधा हाथ उचल नहीं आपल्या आपल्यासारखा करुणामय आणि दीनवत्सल असे कसे करेल मी एखाद्या बळकट नावेसारखी आहे सर्व जग माझ्या आधारावर स्थिर आहे माझा विनाश करून आपण स्वतःला आणि आपल्या प्रजेला पाण्यावर कसे ठेवू शकाल पृथ्वी पृथ्वी तू माझ्या उल्लंघन करणारी आहेस तू यज्ञामध्ये हवीरभक्त घेतेस परंतु त्याच्या बदल्यात आम्हाला अन्न देत नाहीस म्हणून आज मी तुला मानणार तू दररोज हिरवेदार गवत खातेस आणि आपल्या सणातून दूध असल्यामुळे तुला अन्न इत्यादींच्या बीजांना आपल्या मध्ये दडवून ठेवले आहेस आणि आता ही माझी पर्वा न करता ते आपल्या पोटातून बाहेर काढत नाहीस आता ही माझ्या बाळानी तुला छिन्न करून तुझ्या चरबीने व्याकू आक्रोश शान्त करी। स को राजा ने मारने अयोग्य नहीं तू मोटी गर्विष्ठ मदोनमत्त है मये ने गई रूप धारण केस मी बा तुकड़े कर आपल्या योग बला प्रजेला धारण करी यावेळी महाराज पृथ्वी काळाप्रमाणे क्रुद्धरूप धारण केले होते त्यांचे ते शब्द ऐकून पृथ्वीचा थरकाव झाला आणि अत्यंत नम्रतेने हात जोडून ती म्हणाली आपण साक्षात परमपुरुष आहात आणि आपल्या मायेने अनेक प्रकारची शरीरे धारण करून गुणमय असल्याचे भासविता वास्तविक आत्मानुभवाच्या द्वारा आपण अधिभूत अध्यात्म आणि अधिदैवा संबंधी अभिमान आणि त्यातून उत्पन्न झालेल्या राग द्वेषाधिकांपासून अलिक आहात मी वारंवार नमस्कार करीत आहे आपण संपूर्ण विश्वाचे निर्माते आहात आपणच ही त्रिगुणात्मक सृष्टी रचली आहे आणि मला सर्व जीवांचे आश्रयस्थान बनवलेले आहे आपण सर्वथा स्वतंत्र आहात प्रभो आपणच जर शस्त्र घेऊन मला मारण्यासाठी सज्ज झाला तर मी आणखी कोणाला शरण जाऊ कर्पाच्या आरंभी आपणच आपल्या आश्रयाने राहणाऱ्या रूप धारण केलेल्या मला कसे मारू इच्छिता आपण एक असूनही मायेमुळे अनेक रूप आहात असे वाटते आपण स्वतः ब्रह्मदेवाला उत्पन्न करून त्याच्याकडून विश्वाची निर्मिती केली आहे आपण साक्षात सर्वेश्वर आहात जितेंद्रिय नसलेले लोक आपल्या लीला कसे जाणू शकतील त्यांची बुद्धी आपल्या न समजणाऱ्या मायेने मूळ झाली आहे आपणच पंचमहाभूते इंद्रिये त्यांच्या अधिष्ठात्री देवता बुद्धी आणि अहंकार रूप आपल्या शक्तींच्या द्वारा क्रमशः जगाची उत्पत्ती स्थिती आणि संहार करीत आहात वेगवेगळ्या कार्यांसाठी वेळोवेळी आपल्या शक्तींचा आविर्भाव तिरोभाव होतो आपण साक्षात परमपुरुष आणि जगत विधाते आहात आपण हे अजन्मा प्रभू आपणच रचलेले पंच महाभूते इंद्रिये आणि अंतःकरण रूप जग ठेवण्यासाठी आधी बराहरूप होऊन मला रसा तळातून काढले होते अशा प्रकारे एक माझा उद्धार करून आपण धराधर हे नाव मिळवले होते आज तेच आपण वीर मूर्ती पाण्यावर नावे प्रमाणे स्थिर राहून माझ्या आश्रयाने राहणाऱ्या रा प्रजेचे रक्षण करण्यासाठी तीक्ष्ण धार असलेले बाण घेऊन दूध न देण्याच्या माझा अपराधासाठी मला मारू इच्छिता या त्रिगुणात्मक सृष्टीची रचना करणाऱ्या आपल्या मायेने माझ्यासारख्या साधारण जीवांचे चित्त भ्रमित होते असे लोक आपल्याला भक्तांच्या नीलांचा सुद्धा अशय समजू शकत नाहीत तर मग आपल्या एखाद्या क्रियेचा उद्देश समजला नाही तर त्यात आश्चर्यक असले अशा आपल्या जितेंद्रिय भक्तांच्या यशाचा विस्तार करणाऱ्या आपल्या भक्तांना नमस्कार असो अध्या समाप्त